श्रीमद भगवद्गीता अठरावा अध्याय भाग पहिला श्लोक पहिला हे महाबाहो केशी नामाच्या दैत्याला ठार मारणाऱ्या श्रीकृष्णा संन्यास आणि त्याग यांचे तत्व भिन्नपणे जाणण्याची मला इच्छा आहे भाष्य हे महाबाहो ऋषिकेश केशीने संन्यास सुद... अर्थात संन्यास शब्दाचा अर्थ आणि त्याग अर्थात त्याग शब्दाचा अर्थ यांचे तत्व यथार्थ स्वरूप भिन्न भिन्न रूपाने जाणण्याची इच्छा करीत आहे भगवान वासुदेवाने कपटाने घोड्याचे रूप धारण करणाऱ्या केशी नामक असुराला मारले होते म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णाला त्या नावाने संबोधले आहे पूर्वीच्या अध्यायामध्ये जागोजागी याचा निर्देश करण्यात आला आहे असा त्याग आणि संन्यास या पदांची स्पष्टता करण्यात आलेली नाही म्हणून या दोन पदांचा अर्थ जाणून घेण्याच्या इच्छेने अर्जुनाने जो प्रश्न विचारला त्याचे उत्तर देण्यास भगवान अर्जुनाला म्हणाले श्लोक दुसरा भगवान म्हणाले अनेक विद्वान लोक काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास असे म्हणतात तर अन्य चिकित्सक विचारकुशल लोक सर्व कर्माच्या फलाच्या त्यागाला त्याग असे म्हणतात भाष्य कित्येक बुद्धिमान लोक अश्वमेधादे सकाम कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात अर्थात कर्तव्य म्हणून जे कर्मप्राप्त झालेले ते शास्त्रभेद असते अशी सकाम करणे न करणे म्हणजे संन्यास शब्दाचा उचित अर्थ होय असे समजतात काही चिकित्सक विद्वान लोक ज्याचे अनुष्ठान केले जाते असे जे नित्य आणि नैमितिक कर्म आहेत त्या कर्मांशी फळाच्या रूपाने संबंध निर्माण होतो अशा संपूर्ण कर्माच्या फळाच्या त्यागाला ते कर्मफल त्याग म्हणतात त्याला देखील त्याग असे म्हटले जाते त्याग या पदाचा अभिप्राय या प्रकारे आहे असे हे लोक म्हणतात हे सर्व सांगण्याचा हेतू असा की काम्य त्याग करणे आणि सर्व प्रकारच्या कर्मातून त्याग होणाऱ्या फळाचा त्याग करणे अशा दोन क्रिया आहेत या प्रकारे संन्यास आणि त्याग या दोन्ही पदांमध्ये एकमेव त्याग अभिप्रेत आहे हे दोन्ही शब्द घट आणि वस्त्र हे दोन पदार्थ ज्याप्रमाणे निराळे आहेत त्याप्रमाणे भिन्नता दर्शक नाही पूर्वपक्ष नित्य आणि नैमित्य कर्माचे फळ नसते असे म्हटले जाते या ठिकाणी वंद्या स्त्रीच्या पुत्राचा त्यागप्रमाणे या कर्माच्या फळांचा त्याग करण्यासाठी असे प्रतिपादन का करण्यात आले आहे उत्तर पक्ष नित्य आणि नैमित देखील फल असते ही गोष्ट भगवंतांनी कथन केली आहे अनिष्टमिष्टम नुसन्यासी नाम गीता अठरा बारा मनुष्य मेल्यावर चांगल्या अगर कर्माची मिळालेली फळे जे संन्यासी नाहीत त्यांच्यासाठी आहेत जे संन्यासी आहेत त्यांच्यासाठी नाही या कथनाप्रमाणे केवळ संन्यासी आहेत त्यांच्यासाठी कर्मफळाचा अभाव दर्शवण्यात आला आहे परंतु जे संन्यासी नाहीत त्यांच्यासाठी कर्मफळाची प्राप्ती अवश्य असल्याचे सांगण्यात आले आहे भवत्या गिनाम प्रेत्या गीता अठरा 12 कर्मफलाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना मिळ मेल्यानंतर कर्माचे फळ प्राप्त होते श्लोक तिसरा कित्येक विद्वान लोक असे म्हणतात की कर्मे दोषयुक्त असतात म्हणून ते त्याग करण्यास योग्य होत तर दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ दान तप ही कर्मे त्याग करण्यास योग्य नाहीत भाष्य सांख्य शास्त्राचा सा अवलंब करणारे पंडित लोक म्हणतात की ज्यामध्ये दोष आहेत ती कर्मे दोषी आहेत असे कसे कर्म माणसाला बद्ध करतात असा कर्मांचा लौकिक असल्यामुळे सर्व कर्मे दोषमय आहेत म्हणून कर्म करणाऱ्या कर्माचा अधिकार प्राप्त झालेल्या मनुष्यांना ती त्याज्य होत किंवा ज्याप्रमाणे राग द्वेष वगैरे दोषांचा त्याग केला जातो त्याप्रमाणे सर्व कर्मे त्याग करण्यास योग्य आहेत याच संबंधाने अन्न या विद्वान म्हणतात की यज्ञदान आणि तप असलेले कर्म त्याग करण्यास योग्य नाही अशा या, या सर्व शंका कर्म करणारे आणि कर्माचा अधिकार ज्यांना प्राप्त झालेला आहे त्यांच्या आहेत सर्व प्रकारच्या भोगातून परावृत्त झालेले ज्ञाननिष्ठ संन्यासी यांना उद्देशूनही सांगितलेले नाही सांकेतवाचे चिंतन करणाऱ्यांची निष्ठा ज्ञानयोगाच्या द्वारे प्रतिष्ठित असते असे मी सांगितले आहे गीता तीन तीन या प्रकारे जो कर्माधिकारापासून अलग करण्यात आला आहे त्याच्या बाबतीत या ठिकाणी कोणताही विचार करण्यात आलेला नाही पूर्वपक्ष कर्मयोगेने योगी गीता तीन तीन कर्मयोगी लोकांची निष्ठा कर्मयोगापासून दूर जात नाही या कथनामुळे यांच्या निष्ठेबद्दल या सांगण्यात आले आहे अशा कर्माधिकारी लोकांच्या संबंधाने या ठिकाणी गीताशास्त्राच्या उपसंहारामध्ये ज्या प्रकारे तो तोच विचार या ठिकाणी संबंधाने देखील या ठिकाणी विचार करणे उचित आहे उत्तर पक्ष तसे नाही कारण त्यांचा त्याग मोह अगर दुःख त्यामुळे होत नाही भगवंतांनी तेराव्या अध्यायात इच्छा द्वेष वगैरे शरीराचे धर्म असल्याचे सांगितले आहे म्हणून सांख्यनिष्ठ संन्यासी शरीराला प्राप्त होणाऱ्या त्रासाच्या निमित्ताने होणारे दुःख आत्म्याच्या संबंधी आहे असे मानत नाहीत म्हणून ते त्रास निर्माण करणारे जे दुःख आहे त्याच्या भयाने कर्माचा त्याग करीत नाहीत इतकेच नव्हे तर असे लोक आत्म्यामध्ये कर्माचे अस्तित्व सुद्धा मानत नाहीत कारण या योगे मोहाने नियत कर्मांचा परित्याग केला जाण्याची शक्यता असते सर्व कर्मे त्रिकोणात्मक आहेत ती त्याच्याप्रमाणे घडतात असे ते त्याग करतात कारण सर्व कर्मे मनाने सोडून देऊन सर्व कर्मचा संता पाच तेरा इत्यादी गीता वचनाप्रमाणे तत्वज्ञानी लोकांच्या संन्यासाचा प्रकार सांगितला आहे याशिवाय आत्मज्ञान नसलेले जे लोक कर्माचे अधिकारी आहेत आणि त्यांच्या हातून मोहाने शारीरिक क्लेशाच्या भयाने कर्माचा त्याग करण्याचा संभव आहे असा त्याग करणारे राजस अग्र तामस त्यागी असतात असे म्हणून आत्मज्ञान रहित परंतु ज्यांचा कर्माचा अधिकार आहे त्यांच्या कर्म त्यागाची प्रशंसा करण्यासाठी राजस आणि तामस त्यागी लोकांची निंदा करण्यात येत आहे सर्व आरंभाचा त्याग करणारा गीता बारा सोळा एकचित्त मनन करणारा गीता बारा एकोणीस कोणत्याही प्रकारे नेहमी संतुष्ट असलेला गीता बारा एकोणीस एका स्थानाबद्दल निवासाची आसक्ती नसलेला गीता बारा एकोणीस त्याची बुद्धी विचलित होत नाही असा गीता बारा एकोणीस गुणाती ही गुणातीताची लक्षणे आहेत यामधून सुद्धा योग्य संन्यासी साधकला बाजूला करून असे कथन करण्यात आले आहे की ज्ञानावर ज्यांची आहे याबद्दलही पुढे उहापोह करण्यात येणार असल्याने या ठिकाणी जे विवेचन करण्यात आले आहे ते ज्ञाननिष्ठ संन्यासी लोकांसाठी नाही कर्मफल त्याग सात्विक गुणाने युक्त असल्याने या ठिकाणी राजस आणि तामस त्यागाचे स्वरूप गौण आहे असे सांगण्यात आले आहे या ठिकाणचा सर्व कर्मसन्यास सात्विक त्याग प्रमुख संन्यास नाही पूर्वपक्ष दे, माणसाकडून कर्मत्याग संभवत नाही स्वरूप सर्व कर्मांचा संन्यास अशक्य आहे म्हणून कर्मफल त्याग हाच खरा संन्यास आहे उत्तर पक्ष हे म्हणणे बरोबर नाही कारण या कथनाचा उद्देश कर्मफल त्यागाची स्तुती करण्याचा आहे पूर्वी सांगितलेल्या अनेक साधनांचे अनुष्ठान करण्यास अस असमर्थ आणि विरहित अर्जुनासाठी त्याने विहित कर्मे करावेत म्हणून त्यागात शांती अनंतरम गीता बारा बारा त्यागातून परमशांती त्वरित प्राप्त होते असे म्हणणे म्हणजे कर्मत्यागाचीच प्रशंसाच आहे त्याचप्रमाणे नही देह भताशक्यम गीता अठरा अकरा मानवी देह धारण करणाऱ्याला कर्मत्याग करता येत नाही हे पण कर्मफलत्यागाची स्तुतीच आहे सर्व कर्मांना मनापासून सोडून न करणारा आणि न करणारा याबाबत अपवाद कोणताही प्रकारे स्पष्ट करण्याचा संभव नाही म्हणून या ठिकाणी त्यागाबद्दल असलेला संदेह हो केवळ कर्माधिकारी लोकांप्रदित आहे जो यथार्थ ज्ञानी सांख्य आहे त्याला केवळ सर्व रूप असलेल्या ज्ञानदेष्ठेमध्येच अधिकार आहे अन्यत्र नाही म्हणून त्यांच्या बाबतीत अशी शंका घेण्याचे कारण नाही हा सिद्धांत वेदा विनाशिनम 21 नाशरहित आहे असे म्हणतो हे या श्लोकाच्या विस्तारात आणि तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभात सिद्ध करण्यात आले आहे अशा विकल्पेदांमध्ये श्लोक चौथा हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना संन्यास आणि त्याग या दोघांपैकी प्रथम त्यागाबद्दल म्हणणे एक कारण त्याग तीन प्रकारचं आहे भाष्य भरतवंशामध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या अर्जुना पूर्वी केलेला के त्याग या विषयाच्या बाबतीत अर्थात त्याग आणि संन्यास या संबंधात निर्माण झालेल्या शंकांच्या बाबतीत तू माझे निश्चित असे म्हणणे ऐकून घे माझ्या म्हणण्यातील तत्व नीट समजून घे त्याग आणि संन्यास याचा जो वाच्यर्थ सामान्य अर्थ एकच आहे असा अभिप्राय व्यक्त करून त्यागाचे स्पष्टीकरण प... स्पष्टी करतात की हे पुरुष सिंह अर्जुना त्यागाचे शास्त्रामध्ये थांबसादे तीन प्रकार आहेत आणि त्याचे उचित असे स्पष्टीकरण पण करण्यात आले आहे आत्मज्ञान रहित कर्माचा जो अधिकारी आहे अशा पुरुषाच्या बाप्ति त्याग आणि संन्यास याचा वाच्यर्थ तामस वगैरे तीन प्रकारे असण्याचा संभव आहे परमार्थदर्शी पुरुषाच्या बाप्ति हा अभिप्राय ज्ञात करून घेणे तसे पाहिले तर अवघड आहे म्हणून या विषयाच्या बाबतीत त्याचे यथार्थ स्वरूप सांगण्यास कोणी समर्थ सा नसल्याने शास्त्राचा जसा अभिप्राय आहे त्याप्रमाणे मी ईश्वर याच्याकडून त्याचे निश्चित स्वरूप काय आहे ते ऐकून घेईन यांचे निश्चित स्वरूप कशा प्रकारचे आहे त्याबद्दल सांगतात लोकपाचवा यज्ञ ज्ञान आणि तपरूप कर्माचा त्याग करणे योग्य नाही ती कर्मे केलीच पाहिजेत यज्ञदान आणि तप ही तीनही कर्मे प्रज्ञावंतांना पवित्र करणारी आहेत आणि तप ही तीन प्रकारची कर्मे त्याग करण्यास योग्य नाहीत अर्थात या तिघांचा त्याग करणे उचित होणार नाही ती कर्मे केलीच पाहिजेत कारण यज्ञ दान आणि तप ही तीनही कर्मे बुद्धिमान ज्ञानी लोकांना अर्थात फळाची इच्छा न ठेवणाऱ्या पुरुषांना पवित्र करणारी आहेत श्लोक असा हवा हे अर्जुना यज्ञदान आणि तप ही कर्मे तसेच आणखी करणे योग्य कर्मे आसक्ती न ठेवता फळाचा त्याग करून करावीत असे माझे निश्चित मत आहे भाष्य यज्ञदान आणि तप कर्म पवित्र करणारे आहेत असे सांगितले आहे त्यामध्ये असलेली आसक्ती आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या फळाचा त्याग करूनच ही कर्मे केली पाहिजेत अर्थात आसक्ती आणि फळ यांचा त्याग करून या अनुष्ठान करावे हे इच्छित असून माझे निश्चित आणि उत्तम मत असेच आहे निश्चियम शृणुमे तत्र गीता अठरा चार या विषयासंबंधी माझे निश्चित मत काय आहे ते ऐक असेपूर्वक सांगितले यामध्ये पावन करणे हेतू आहे असेही सांगितले आणि ही कर्मे केली जाणे आवश्यक आहे असेही सांगितले हे निश्चित आणि उत्तम असे मत आहे अशी प्रतिज्ञा केल्याने या विषयाचा उपसंहार केला आहे असे दिसते अपूर्व विषयाचे वर्णन या ठिकाणी नाही कारण या ठिकाणी असलेल्या गीतानी या पदाचा अभिप्राय अत्यंत जवळच्या विषयाकडे लक्ष द्यावे असा आहे आसक्तीयुक्त आणि फळाची इच्छा करणाऱ्या मनुष्यासाठी यज्ञतान व तपुरूप कर्मबंधन करणारे आहेत असे असले तरीही कर्मे आसक्तीरहित करावयास पाहिजेत असा अभिप्राय या श्लोकातील अपी या पदामुळे स्पष्ट होतो या ठिकाणी अन्य काम्य कर्मांच्या उल्लेखासाठी गीतानी या पदाबरोबर अपी या शब्दाचा प्रयोग केलेला नाही अन्य काही टीकाकर असे म्हणतात की नित्यकर्माचे फळ मिळणार नसेल तर फळं आणि कर्माबद्दलची आसक्ती सोडून कर्तव्य करणे जमत नाही म्हणून इतन्यपी या पदाचा अभिप्राय असा आहे की नित्यकर्माशिवाय काम्य कर्मे देखील करावी लागतात आणि ती केलीच पाहिजेत तर मग यज्ञदान आणि तपरूप नित्यकर्मांच्या बाबतीत अधिक सांगण्याची आवश्यकताच नाही परंतु असा अभिप्राय व्यक्त करणे उचित होणार नाही कारण यज्ञदान आणि तप पावना करणारी आहेत गीता अठरा पाच इत्यादी वचनामधून नित्यकर्माचे फळ प्राप्त होते असे सिद्ध करण्यात आले आहे नित्यकर्मे सुद्धा बंधनकारक होतात या शंकेने सोडून देण्याची इच्छा करणारे लोक काम्य मोक्षाची प्रवृत्ती कशी करतात सकामकर्म कमी प्रतीचे आहे गीता दोन एकोणपन्नास अशा प्रकारे काम्य या ठिकाणी निंदा करण्यात आली आहे तसेच यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या अन्यक्रमामध्ये गीता तीन नऊ या प्रवचना अन्य बंधन करणारी आहेत असे मानल्याने वेद त्रिगुणात्म कर्माचे प्रतिपादन करणारे आहेत दोन पंचेचाळीस किंवा तीन वेदात वर्णन केलेली मृत्यू रकत प्रवेश करतात गीता नऊ एकवीस असे सांगितल्याने काम्य कर्मांचा सा विषय व्यवधान युक्त होतो म्हणून ते सांगणे काम्य कर्मांबद्दल नाही म्हणून आत्मज्ञानविरहित कर्मांचा अधिकारी असलेल्या आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्याच्या बाबतीत सांगतात की सातवा परंतु नियतकर्माचा वर्णाश्रम विहित त्याग करणे उचित नाही म्हणून केवळ मोहामुळे अशा कर्मांचा त्याग करणे म्हणजे तामस त्याग होय भाष्य नित्यकर्म विहितकर्माचा संन्यास परित्याग करणे घडत नाही कारण अज्ञानी लोकांसाठी नित्यकर्म केल्याने शुद्धी प्राप्त होते असे मानण्यात आले आहे म्हणून मोहामुळे किंवा अज्ञानामुळे केलेल्या अशा कर्मांचा परित्याग हा तामस त्याग आहे नियत कर्म म्हणजे जी कर्मे करणे आवश्यक आहे अशी कर्मे अशा कर्मांचा त्याग करणे निषिद्ध मानले आहे म्हणून मोहाने केलेल्या मोह याचा अंधकार असा आहे हे प्रसिद्धच आहे तसेच श्लोक आठवा सर्व कर्म दुःखरूपच आहे असे मानून शारीरिक कष्टाच्या त्रासाच्या भीतीने त्यांचा त्याग करेल तो राजस त्याग असून त्याला या त्यागापासून कोणतेही फळ प्राप्त होत नाही भाष्य समस्त करवे कर्मे दुःखरूप आहेत असे मानून भयाने त्रासही कर्मे जो सोडून तो त्याला राजाचा त्याग असे म्हणतात त्यागाचे फळ अर्थात जाणीवपूर्वक केलेल्या कर, कर्माचे जे मोक्षरूप फळ आहे ते त्याला प्राप्त होत नाही तर मग त्यागाचे स्वरूप पुढे सांगतात श्लोक बाबा हे अर्जुना शास्त्रभेत कर्म अवश्य करावयास पाहिजे या उद्देशाने आसक्ती आणि फळाचा त्याग करून कर्म केले जाते तो सात्विक त्याग होय जे कर्म केलेच पाहिजे त्याला कर्तव्य असे म्हणतात आणि ते करणे आवश्यक आहे म्हणून ही नित्यकर्मे आसक्ती आणि फळापेक्षा सोडून केली जातात नित्यकर्माचे फळ आहे या बाबत पूर्वी भगवंताच्या वचनाचा उल्लेख केला आहे असे समजावे की नित्यकर्माचे फळ आहे असे समजले नाही तरी सुद्धा अज्ञानी मनुष्य अशी कल्पना करतो की केलेले नित्यकर्म अंतःकरणाची शुद्धी आणि अन्य दोषांचा परिहार करून निवृत्ती रूप फळ देते फल फलम त्यक् असे सांगण्याने अशा तऱ्हेच्या कल्पनेचा सुद्धा निषेध करण्यात आला आहे म्हणून संगम त्यक्त्वा फळ फलम फळाची इच्छा सोडून असणे म्हणणे येथे उचित होईल म्हणून संगम त्यक् फल फळाची इच्छा सोडून असे म्हणणे येथे उचित होईल हा त्याग अर्थात नित्यकर्मामध्ये असलेली आसक्ती आणि फळाचा त्याग सात्विक गुणयुक्त आहे असे मानण्यात येते पूर्वपक्ष तीन प्रकारच्या कर्माचा त्याग म्हणजे संन्यास व कसे असे कथन आहे यामध्ये तामस आणि राजस्व त्यागाबद्दल सांगण्यात आले आहे परंतु तिसरा प्रकार जो सात्विक त्याग त्याबाबतीत कर्माच्या त्यागाबद्दल न सांगता आसक्ती आणि कर्मफळाचा त्याग याबद्दल कसे सांगितले एखाद्याने म्हणावे की तीन ब्राह्मण आले आहेत त्यांच्यापैकी दोघे वेदांचे सहा अंगे जाणणारे आहेत आणि तिसरा क्षत्रिय आहे याप्रमाणे सांगण्याचा हा प्रकार आहे उत्तर पक्ष हा काही दोष नाही कारण त्यागाची समानता लक्षात घेऊन कर्मफल त्यागाची प्रशंसा करण्याच्या निमित्ताने असे सांगण्यात आले कर्मसन्यास आणि फलासक्तीचा या त्याग यामध्ये केवळ त्याग ही अवस्था समान आहे यामध्ये कर्माचा राजस अगर या प्रकारे सांगून <coughs> त्यांची निंदाच करण्यात आली आहे त्या त्यागाला सात्विक सात्विक म्हणून मानले जाते गीता अठरा नऊ या प्रकारे सांगण्याने कर्मफल आणि आसक्ती त्यांच्या त्यागाला सात्विक त्याग असे संबोध होणं त्यांची प्रशंसा करण्यात आली आहे जो अधिकारी पुरुष आसक्ती आणि परिच्छा सोडून नित्यकर्माचे आचरण करतो त्याचे अंतकरण फळादी दोषाने दूषित होत नाही तर नित्यकर्माचे अनुष्ठान केल्याने सुसंस्कृत होऊन विशुद्ध होते विशुद्ध आणि प्रसन्न अंतकरण आध्यात्मिक विषयाच्या बाबतीत विचार करणे समृद्ध बनते म्हणून नित्यक्रमाच्या आचराने ज्याचे अंतःकरण विशुद्ध झालेले आहे म्हणजे आत्मज्ञानाकडे ज्याची चाल आहे त्याची आत्मज्ञानाच्या बाबतीत ज्या प्रकारे गती होते ती स्थिती सांगण्याच्या निमित्ताने पुढे सांगतात की श्लोक दहावा जो मनुष्य निषिद्ध आणि काम्य कर्माचा द्वेष करीत नाही आणि शास्त्राने सांगितलेला विहितकर्मामध्ये आसक्त होत नाही तो सत्वगुण संपन्न पुरुष बुद्धिमान आणि खरात त्यागी आहे भाष्य अकुशल काम्यकर्माबद्दल ज्याला द्वेष नाही कारण काम्यकर्म पुनर्जन्माला कारणीभूत होतात संसाराला कारणीभूत होतात याच्याशी मला काय करायचे आहे अशा विचाराने तो काम्यकर्मांचा द्वेष करीत नाही कुशल म्हणजे शुभ अशा नित्यकर्मामध्ये तो आसक्त होत नाही अर्थात अंतःकरणाची शुद्धी ज्ञानाची उत्पत्ती आणि त्यामध्ये असणाऱ्या हेतूमुळे मोक्षाला कारण होतो अशा पद्धतीने तो कर्मासक्त होत नाही असा हा कोण आहे त्याला त्यागी म्हणतात तो पूर्वी सांगितल्याप्रमाणे आसक्ती आणि कर्मफल यांच्या त्यागामुळे सा समृद्ध झाला आहे अर्थात कर्मामध्ये आसक्ती आणि कर्माचे फळ सोडून देऊन नित्य कर्मांचा आचार करणारा असा तो त्यागी आहे असा पुरुष कोणत्या अवस्थेमध्ये काम्य द्वेष करीत नाही आणि नित्यकर्मामध्ये देखील आसक्त होत नाही त्याबद्दल सांगताना म्हणतात सात्विक भावयुक्त होतो अर्थात आत्मा कोणता अनात्म म्हणजे काय विवेक आणि ज्ञान हेतू असल्याने तो सत्व गुणाने व्यापून जातो म्हणून असणे हेच परमकल्याण आहे अन्य काहीही नाही असा निश्चय असल्याने तो संशय शून्य असतो जो अभिकारी पुरुष पूर्वी कथन केल्याप्रमाणे कर्माचे अनुष्ठान केल्याने ज्याचे अंतकरण विशेष प्रकारे शुद्ध झाले आहे जन्माधिकारांनी रहित आणि रहित आत्म्याला उत्तम प्रकारे स्वतःचे स्वरूप समजतो तो सर्व सोडून गीता पाच तेरा स्वतः करीत नाही अशा निष्कर्मता रूप ज्ञाननिष्ठतेला प्राप्त करतो याप्रमाणे या श्लोकाच्या योगी पूर्वी सांगितलेल्या कर्मयोगाचे फळ स्पष्ट करण्यात आले आहे जो पुरुष कर्माचा अधिकारी आहे आणि शरीर म्हणजे मी असा अभिमान धरणारा आहे तो देहधारी अज्ञानी आहे आत्मविषयक कर्तृत्व ज्ञान नष्ट न झाल्याने मी करतो अशा बुद्धीचा होतो त्याच्याकडून कर्माचा समूळ त्याग होणे विहित कर्माचा आचार करण्याचा अधिकार आहे त्याच्या त्यागामध्ये नाही हा अभिप्राय व्यक्त करण्यासाठी पुढे सांगतात श्लोक ज्याने देह धारण केला आहे त्याच्याकडून सर्व त्याग संपूर्णपणे केला जाणे शक्य नाही म्हणून जो कर्मफलाचा त्याग करणारा आहे तोच त्यागी असे सांगितले जाते भाष्य जो देह धारण करतो त्याला देहभूत असे म्हणतात या प्रमाणे शरीराबद्दल अभिमान धारण करणाऱ्या देहभूत म्हटले जाते त्याला विवेकी म्हणत नाहीत कारण त्या अविनाश तत्वाला जाणून घेता दोन एकवीस इत्यादी श्लोकांच्या द्वारे विवेकी कर्तृत्वाच्या अधिकारापासून निराळा करण्यात आला आहे म्हणून असे समजणे आवश्यक आहे की ज्या कारणामुळे देहधारी अज्ञानी माणसाकडून समस्त कर्मांचा पूर्णपणे त्याग करणे शक्य नाही म्हणून तत्वज्ञान अधिकारी नित्य कर्माचा आचार करीत असता त्या कर्माच्या फळाचा त्याग करणारा असतो अर्थात कर्मफळाची वासना सोडून देणारा होतो असा कर्म करणारा सुद्धा त्यागी होतो असा अस्तुत् अभिप्राय आहे म्हणून असे सिद्ध होते की देहाभिमान न ठेवताना परमार्थ ज्ञानाच्या योगी निशेषपणे कर्मसन्यास केले जाणे शक्य असते सर्व कर्मांचा त्याग केल्याने कोणत्या प्रकारचे फळ प्राप्त होते त्याबद्दल सांगतात लोक बारावा कर्मफलाचा त्याग न करणाऱ्या लोकांच्या इष्ट वाईट आणि दोघांचे मिश्रण असलेले तीन प्रकारचे फळ मेल्यानंतर प्राप्त होते परंतु कर्मफलाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांच्या कर्माचे फळ कदापि प्राप्त होत नाही भाष्य अनिष्ट नरक पशु पक्षी वगैरे रूपाने निर्माण होणाऱ्या इष्ट्र इष्ट आणि अन, अनिष्ट या, या पाळ आहे जो पदार्थ आणि मुळे निर्माण होतो अगर जादूगाराच्या मायाने निर्माण झाल्याप्रमाणे अज्ञानातून अगर महामोहाच्यामुळे निर्माण किंवा जीवात्म्याच्या आश्रयाने प्रतीत होवो किंवा सार असल्याने निर्मितीनंतर लगेच नष्ट होवो त्याला फळ अशी संज्ञा आहे फळ शब्दाची ही व्याख्या आहे याप्रमाणे या, या ठिकाणी तीन प्रकारचे फळ प्रत्ययास जे त्याग करीत नाहीत अर्थात परमार्थ संन्यास न करणारे कर्मनिष्ठ अज्ञानी लोकांना हे फळ त्यांच्या मृत्यूनंतर प्राप्त होते केवळ ज्ञानावर निष्ठा ठेवणारे परिव्राजक अशा संन्यासी लोकांना मात्र ते फळ प्राप्त होत नाही कारण ते केवळ ज्ञाननिष्ठ पुरुष संसाराचे मूळ असलेल्या अविद्यारूपी दोषांचे निर्मूल करीत नाहीत असे होऊ शकत नाही म्हणून क्रिया कर्थ आणि फळं वगैरे अविद्येमुळे आत्म्यावरती आरोपित केले जाते त्यामुळे परामार्थदर्शी आत्मज्ञानी मात्र संपूर्ण कर्मांचा निश्चे त्यागी होऊ कर्माचे अधिष्ठान म्हणजे शरीर कर्ता क्रिया वगैरेकडे आत्मरूपाने आत्मभावाने पाहणारा अज्ञानी संपूर्ण कर्माचा त्याग करू शकत नाही याबद्दल सांगतात श्लोकतेरावा हे महाभाऊ अर्जुना सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी आणि कर्मांचा अंत करणारी पाच कारणे सांगितली आहेत ती तुम्हाला हे महाभाऊ यापुढे सांगितलेली पाच कारणे अर्थात कर्माची साधने तुम्हाकडून समजावून घे यापुढे केलेल्या उपदेशामध्ये अर्जुनाच्या चित्ताला बोध करण्यासाठी अधिष्ठानाधिकांच्या बाबतीत ज्ञान होणे किती कठीण आहे ते स्पष्ट करण्यासाठी ही पाच कारणे जाणे उचित आहे असे प्रतिपादन करून त्यांची या ठिकाणी करण्यात आली आहे ज्या शास्त्रामध्ये ज्ञात व्हावे अशा पदार्थांच्या संख्येचा विचार केला जातो त्यांना सांख्य अथवा वेदांत असे म्हटले जाते कृत म्हणजे कर्म कृतांत या सांख्य सा एक विशेष आहे ज्या ठिकाणी कर्माची समाप्ती होते त्याला कृतांत असे नाव आहे यामध्ये कर्माचा अंत असतो जलाशयातून मनुष्याला जितके जल आवश्यक आहे गीता दोनशे चाळीस किंवा सर्व कर्मे ज्ञानामध्ये आत्मज्ञान प्राप्त होतात सर्व कर्मे समाप्त होतात म्हणून आत्मज्ञान प्रदकृतांत संख्यांच्या मध्ये वेदांत शास्त्राप्रमाणे सर्व सिद्धीसाठी ही पाच कारणे उत्पन्न झाली ते समजावून ही कारणे श्लोक चौदा अधिष्ठान म्हणजे शरीर करता म्हणजे मी भिन्न भिन्न इंद्रिय ज्या योग्य कर्म केले जाते ते, ते साधन आणि नाना प्रकारच्या क्रिया आणि पाचवे साधन दैव हे आहे इच्छा, सुख, दर्शन करून देणारे शरीर करता उपाधी सहित भोगता असणारा जीव निरनिराळी इंद्रिय शब्दाती विषयांना ग्रहण करणारी कान वगैरे बारा प्रकारची इंद्रिय नाना प्रकारची श्वासोच्छवासादिवायुसंबंधाने करण्यात येणाऱ्या क्रिया करणारी इंद्रिये आणि त्यांच्या बरोबर दैव अशा पाच गोष्टी आहेत डोळे वगैरे इंद्रियांवर अनुग्रह करणारा सूर्य वगैरे देव आहेत श्लोक पंधरावा मनुष्य मनवाणी आणि शरीराने शास्त्रानुकूल अथवा शास्त्राने, शास्त्राने निषिद्ध मानलेले जे कर्म आरंभ करतो त्याचे पाच प्रकारचे हेतू आहेत भाष्य शरीरवाचा आणि मन या तिघांच्या सह्याने मा विरुद्धो, विरुद्धो करतो। या मागे पाच प्रकारचे हेतू आहेत जीवनात डोळ्यांची सुद्धा पूर्वी केलेल्या पाप अगर पुडण्याचा परिणाम आहेत म्हणून न्याय अगर विपरीत कर्मांच्यामुळे देखील अशा हालचाली घडून येतात पूर्वपक्ष अधिष्ठानादी सर्व गोष्टी संपूर्ण कर्माचे कारण आहे असे असता मन वाणी आणि शरीरानेच कर्म केले जाते असे कसे म्हटले जाते उत्तर हा काही दोष नाही विहित म्हणजे शास्त्र शुद्ध आणि अविहित म्हणजे शास्त्र निषिध सर्व कर्मे शरीर वाणी आणि मन या तिघांच्या प्राधान्याने होतात त्याप्रमाणे पाहणे ऐकणे आदी जीवनातील क्रिया सुद्धा या तीनही कर्मांचेच एक अंग आहे म्हणून सर्व कर्मांचे तीन भाग करण्यात आले आहेत म्हणून असे म्हटले जाते की ते शरीराधी मार्फत कर्म करण्यात येते फळभोगासाठी सुद्धा शरीरादी प्रधान इंद्रियांच्या भोग घेतला जातो उपरक्त अधिष्ठाना परंतु असे असून देखील तो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे त्या केवळ शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो तो मलिन बुद्धी झालेला अज्ञानी असून यथार्थपणे तो जाणत नाही भाष्य पत्र या पदाने प्रकरणाचा संबंध दर्शवला आहे यापूर्वी सांगितलेल्या पाच कारणांमुळे हे कर्मसिद्ध होते म्हणून जो अज्ञानी पुरुष आहे म्हणजेच वेदांत आणि गुरुच्या उपदेशाप्रमाणे किंवा तर्काधिष्ठित संस्कारित न बुद्धीमुळे या अधिष्ठानादी पाच प्रकारच्या कारणांच्या बरोबर अविद्येबरोबर एकता मानून त्या योग्य केलेल्या कर्माचा करता मी आहे असे म्हणून सर्व शुद्ध आत्म्याला करता मानण्यात येते प्रत्यक्षात त्याला काहीच समजत नाही या आत्म्याला शरीरापासून निराळा मानणारा सुद्धा शरीरापेक्षा अलग असलेल्या आत्म्याला करता समजतो सुद्धा विकृतच आहे म्हणून तो सुद्धा आत्मा आणि कर्म यांचे तत्व असा या ठिकाणी अभिप्राय आहे म्हणून ज्याची बुद्धी कुत्सित विपरीत आणि पुन्हा पुन्हा जन्म मरणाला कारणीभूत होते त्या बुद्धीला दुर्बुद्धी दुर बुद्धी असे म्हणण्यात आले आहे असा मनुष्य प्रत्यक्ष पाहत असून सुद्धा वास्तवात लक्ष देत नाही ज्याच्या डोळ्यांचा रोग आहे त्याला चंद्र एक असून सुद्धा अनेक दिसतात किंवा ढग पळत असताना चंद्र पळतो आहे असे मानणारे किंवा वाहनामध्ये बसलेला मनुष्य आपणच चालत आहोत असे समजतो त्याप्रमाणे अशा दुर्बुद्धी माणसाचे पाहणे असते जो वास्तवतेप्रमाणे पाहतो असा सुद्धी कोण आहे त्याबद्दल सांगतात श्लोक सतरावा ज्याच्या अंतकरणात मी करताय असा भाव नाही त्याचप्रमाणे ज्याची बुद्धी कुठे लिप्त नाही तो पुरुष या लोकांना मारूनही मरत नाही आणि पापाने बांधला जात नाही भाष्य शास्त्र आणि गुरुंच्या उपदेशामुळे व त्याप्रमाणे अंतकरण शुद्ध आणि स्पर्श ज्याच्या अंतकरणाला होत नाही कि माझो अविद्येमुळे आत्मादी अधिष्ठानादी वाच हेतू सर्व करता आहे मी करता नाही ना मी, ना मी तो केवळ यांच्या व्यापाराचा साक्षी आहे असा आत्म्यावर आरोप करतो हालचाल करणारा कोणताही संकल्पना करणारा प्रकाश प्रदान करणारा शुद्ध आणि उपाधी राहित असा आहे गुंडकोपनिषद दोन एक दोन अशा प्रकारचा ज्ञानी पुरुष सर्व लोकांना अर्थात सर्व प्राणीमात्रांना मारून सुद्धा वास्तविक मारित नाही हनन क्रिया करीत नाही त्यामुळे या क्रमापासून निर्माण होणाऱ्या पापफलाने बद्ध होत नाही पूर्वपक्ष हे केवळ स्थिती आहे असे ठरले तरी मारून सुद्धा मारित नाही असे म्हणाणे सर्वथा विपरीत आहे उत्तर पक्ष हा काही दोष नाही कारण लौकिक का आणि पारमार्थिक अशा दोन्ही दृष्टीने असे म्हणणे अनुचित नाही शरीर म्हणजे आत्मा मी मारणारा आहे असे मानणारा मनुष्य लौकिक दृष्टीचा मानून असे पूर्वी म्हटल्याप्रमाणे किंवा पारमार्थिक दृष्टीचा आश्रय करून मानित नाही अगर बद्ध होत नाही असे सांगल्या सांगण्याने सं, दोन्ही कथने होऊ शकतात <coughs> पूर्वपक्ष आत्म्याला केवळ शुद्ध स्वरूप असे करता मानतो गीता अठरा सोळा असे सांगण्याने केवळ या पदाचा उपयोग केल्याने असे समजले जाते की आत्मा एकटा कर्म करीत नाही परंतु अधिष्ठानादी अन्य हेतूंच्या संगतीने निसंदेह कर्म करीत असतो उत्तर नाही हा काही दोष नाही कारण काहीही न करणे हा ज्याचा स्वभाव आहे तो आत्मा अधिष्ठाना बरोबर जोडला जाणार नाही जी वस्तू विकारी आहे तीच वस्तू अन्य विकारी वस्तू एकत्रित होणे शक्य आहे आणि विकार आत्म्याचा कर्तृत्व दिसणार नाही म्हणून आत्म्याचे केवलत्व अगदी स्वाभाविक आहे यासाठी केवळ या पदाचा या, या ठिकाणी अनुवाद करण्यात आला आहे श्रुती स्मृतींनी केलेले आत्म्याचे निष्क्रियत्व प्रसिद्ध आहे तो विकारहित आहे असे म्हटले जाते गीता 25 गुणामुळे केवळ कर्मे केली जातात गीता तीन सत्तावीस शरीरात स्थिर असूनही सुद्धा काही कळत नाही गीता तेरा एकतीस वगैरे गीता वचनांनी स्पष्ट केले आहे त्याचप्रमाणे छानोग्य श्रोतीमध्ये जणू ध्यान करतो जणू हालचाल करतो छांदोग्य उपनिषद सात सहा एक याप्रमाणे सांगितले आहे याचप्रमाणे सारासार विचाराने देखील असे सिद्ध होते की आत्मतत्व अवयव स्वतंत्र विकारशून्य आहे असे मानणे हा सर्वोत्तम मार्ग होय आत्मविकारी आहे असे मानले तर तो अवयव बन होईल अधिष्ठानाधिकांच्या योगाने केलेले कर्म हे आत्म्याने केलेले कर्म नव्हे कारण अन्याच्या कर्माच्या बाबतीत बंधन होणे मानणे उचित नव्हे अज्ञानाच्या आरोपाने आरोपित केलेला वास्तविके त्याचे होत नाही एखाद्या शिंपलीवर सूर्याचा प्रकाश पडला की ती चांदी आहे असे दिसते तो गुण शिंपलीचा नाही शिंपल्याची चांदी होत नाही त्याच्याप्रमाणे आकाशावर मलिनतेचा आरोप केला म्हणून आकाशाला येत नाही त्याप्रमाणे अधिष्ठानाचे आहेत आत्म्याचे अशा भावनेने आणि बुद्धीच्या स्पर्शाचा अभाव असल्याने पूर्ण ज्ञानी मारत नाही अगर बद्ध होत नाही असे हे सांगणे आहे ते ठीकच आहे दुसऱ्या अध्यायामध्ये हा आत्मा कोणाकडून मारला जात नाही अगर हा मारला जात नाही हा आत्मा कोणाकडून कुण मारला जात नाही अगर हा कुणाला मारित नाही गीता दोन एकोणीस या प्रमाणे प्रतिज्ञा करून नीता गीता वीस तो जन्माला येत नाही इत्यादी हेतुयुक्त वचनांनी आत्म्याचे अक्रियत्व प्रतिपादन केलेले आहे पुन्हा हा अविनाशी असे जण गीता दोन एकवीस इत्यादी श्लोकांनी विद्वानांसाठी संक्षेपाने कर्माधिकाराची निवृत्ती सांगण्यात आली आहे निरनिराळ्या ठिकाणी प्रसंगोत्पात मध्ये मध्ये ज्याचा विस्तार करण्यात आला आहे अशा कर्माधिकाराची निवृत्ती सांगितली आहे आता शास्त्रात अर्थ लक्षात घेऊन विद्वान मरत नाही आणि बद्धही करीत नाही असे सांगून उपसंहार करतात यावरून हे सिद्ध होते की विद्वानामध्ये आपण देहधारी असल्याचा अभिमान नसल्यामुळे अज्ञानाने केलेल्या सर्व कर्मांचा होऊ शकतो म्हणून संन्यासी लोकांना इष्ट अनिष्ट किंवा इष्टानिष्ट मिश्र अशा तीन प्रकारच्या कर्माचे फळ प्राप्त होत नाही त्याबरोबरच दुसरे कर्माधिकारी यापेक्षा विरुद्ध आहेत म्हणून त्यांना तीन प्रकारचे कर्मफळ निश्चितपणे मिळते याप्रमाणे गीतार्थाचा उपसंहार करण्यात आला आहे याप्रमाणे संपूर्ण वेदांच्या अर्थाचे सार अत्यंत निपुण आणि बुद्धिमान पंडितांच्या मार्फत विचारपूर्वक स्वीकारणे योग्य होय या विचाराने आम्ही निरनिराळ्या ठिकाणी या प्रकरणाचे विभाग करून शास्त्रज्ञाने या तत्वाचा उभापह केला आहे याप्रमाणे शास्त्राचा आशय स्पष्ट करून पुढे कर्माच्या कर्त्याबद्दल सांगितले आहे श्लोक अठरावा ज्ञात ज्ञेय आणि ज्ञान तीन प्रकारची कर्मपरिरणा आहे तो कर्ता कर्ण क्रिया असे तीन प्रकारचा कर्मसंग्रह आहे तिघांच्यामुळे कर्म होते भाष्य ज्या योगाने खादा पदार्थ जाणला जातो त्याला या ठिकाणी सामान्यपणे पदार्थ ज्ञान म्हणून संबोधले आहे त्याप्रमाणे ज्ञेय जो जाणवयाचा तो पदार्थ असे या ठिकाणी सामान्य वर्णन करण्यात आले आहे परिज्ञा उपाधियुक्त अविद्याजनित असलेला भुक्ता या तिघांचा समुदाय ही सामान्यतः सर्व कर्माचा सा करता तीन प्रकारे कर्म करतो आता सांगितलेल्या ज्ञानादी तिघांच्या एकत्रीकरणाने त्याग अग्र हेतू आहे अशा सर्व कर्मांचा अधिष्ठानादी पाच हेतूंमुळे ज्या जीवत्पत्ती आहे त्याबरोबर मन वाणी आणि शरीर यांच्या आश्रयाने ज्याचे तीन प्रकार होतात अशी सर्व कर्मे कर्ण इत्यादी तीन कर्त्यांमध्ये समाविष्ट आहेत असे कथन आहे कर्ण ज्याच्या योगाने कर्म केले जाते अर्थात श्रोत्रादी दहा बाह्येंद्रिय आणि बुद्धी आदी करून अंतःकरणाचे चार भेद यांना कर्ण म्हणतात जो कर्थाकडून केले जाणारे इष्टक्रियामुळे संपादन केले जाते ते कर्म हे हो, होय श्रोत्र श्रोत्रादी इंद्रियांना आपापल्या व्यापारामध्ये नियुक्त करणारा उपाधियुक्त जीव म्हणजे कर्ता होय या प्रकारे कर्मसंग्रह तीन प्रकारे दिसतो यामध्ये काही संगृहित केले जाते त्याला संग्रह असे नाव आहे म्हणून कर्माच्या संग्रहाला कर्मसंग्रम कर्म संग्रहित आहे यामुळे हा कर्मसंग्रह तीन प्रकारचा आहे क्रिया करता आणि फळ तीन प्रकारचे त्रिगुणात्मक आहेत म्हणून सत्व रज आणि तम या तीन गुणभेदांमुळे सर्व कर्मांचे तीन भेद सांगणे आवश्यक आहे आता त्याला प्रारंभ करण्यात येत आहे श्लोक एकोणीसावा ज्ञान कर्म आणि कर्ता गुण भेदाने तीन प्रकारचे आहेत असे सांगितले जाते ते तसे आहेत त्याप्रमाणे तुम्हालाकडून ऐकून घेईल भाष्य या ठिकाणी कर्मशब्दाचा अर्थ क्रिया असा आहे कर्ता याबद्दल इष्ट पारिभाषिक शब्द कारक रूप कर्म असा नाही ज्ञान कर्म आणि कर्ता क्रिया करणारा या तिघांच्याही बाबतीत गुणांची संख्या दर्शवणारे अर्थात कपिल मुनींनी ज्या गुणांचा भेद दर्शवला आहे त्याप्रमाणे सत्वादी भेदाने हे तीन प्रकारे सांगितले आहे या ठिकाणी त्रिधा या पदाबरोबर एव पद जोडल्या नाही हा आशे स्पष्ट होतो हे तीनही पदार्थ तीन, पदार तीन गुणांच्या शिवाय नाहीत परमार्थ ब्रह्म यांच्या एकत्वाबद्दल गुणांचे प्रतिपादन करणारे हे कपिलांचे शास्त्र विरुद्ध असून सुद्धा गुणाचा भुक्ता जीव या विषयाबाबत प्रमाण मानले जाते कपिलमुनी सांकेत असून गुण आणि गुणांचे व्यापार यांचे निरोपण करण्यात कुशल आहेत म्हणून त्यांचे शास्त्र सुद्धा पुढे सांगण्यात येणाऱ्या अभिप्रायाची प्रशंसा करण्याच्या आधारभूत मानले जाते त्याला कोणाचा विरोध नाही त्यांना ज्ञान कर्म आणि करता त्याचप्रमाणे रूप असलेले त्याचे सात्विक आदी भेद ज्याप्रमाणे शास्त्राने कथन केले आहेत त्याप्रमाणे मी सांगतो ते तो ऐक सर्वप्रथम ज्ञानाचे जे प्रकार आहेत ते सांगतात श्लोक विसावा ज्या ज्ञानाच्या योगे भिन्न भिन्न सर्व भूतमात्रांमध्ये एकच अविनाशी भेदरहित परमभावाने पाहतो ते सात्विक सा ज्ञान आहे असे समज भाष्य ज्या ज्ञानाच्या योगे मनुष्य जंगापासून स्थावरपर्यंत सर्व भूतमात्रांमध्ये एक भाव एकच आत्मवस्तू भरले भरून राहिली आहे आणि ज्या वस्तूला स्वभावत कधी क्षयत्व प्राप्त होत नाही असा अविनाशी आणि कुटस्थ असे नित्य तत्व पाहतो या ठिकाणी भाव शब्द वस्तुवाचक आहे त्याचप्रमाणे ते आत्म आत्मतत्व प्रत्येक आकारामध्ये विभाग रहित अर्थात आकाशाप्रमाणे सर्वत्र समभावाने पाहिले जाते त्या ज्ञानाला अर्थात अद्वैत वृत्तीने आत्मसाक्षात्कार करून देणारे सात्त्विक ज्ञान आहे असे तू समाज जे द्वैतभाव रूप अयोग्य असे ज्ञान आहे ते राजस आणि तामस असते म्हणून ते संसार नाहीसा करण्यास समर्थ ठरत नाही श्लोक एकविसावा परंतु जे ज्ञान अर्थात ज्या ज्ञानामुळे सर्व भूतमात्रांमध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या भावनामुळे भिन्नत्व वाहतो ते असे समज भाष्य जे ज्ञान संपूर्ण भूतमात्र भिन्न भिन्न प्रकारे विविध भावांनी आत्म्यापेक्षा निराळे विलक्षण पृथक रूपाने पाहून प्रत्येक शरीरामध्ये आपणाशिवाय निरनिराळा आत्मा आहे असे समजतो ते ज्ञान राजस होय राजस म्हणजे रजोगुणापासून उत्पन्न झालेले असते असे समज ज्ञानामध्ये करता असंभव आहे म्हणून जो ज्ञान पाहतो याचा योगी मनुष्य वाहू शकतो ते ज्ञान होई, शोकबा विसावा परंतु शरीरामध्ये आसक्त तसेच अहेतुक तात्त्विक अर्थशून्य आणि तुच्छ आहे ते ज्ञान तामस आहे असे म्हटले जाते भाष्य जे ज्ञान संपूर्णपणे शरीरात आणि शरीराबाहेर असलेल्या प्रतिमामध्ये सर्व वस्तु वस्तूविषयक संपूर्ण ज्ञान असल्याप्रमाणे अर्थात असे समजले जाते की आत्मा हा आत्मा अगर हा ईश्वर एवढाच मर्यादित आहे याच्या पलीकडे तो नाही दिगंबरच्या शरीरात शरीराच्या आकाराचा राहतो असे मानतात तो शरीरा बाहेर असतो इतकेच नव्हे विविध प्रतिमा अगर का हे देखील परमतत्व ईश्वरच आहे अशा प्रकारे हे ज्ञान एकाच कार्य आलं कार्यमर्यादेत राहते त्याप्रमाणे हेतुरहित युक्तिरहित आणि तत्वार्थरहित असे हे ज्ञान आहे या असा, असा तत्वार्थ ज्या ज्ञानाच्या जा योग्य जाणला जातो ते ज्ञान तत्वार्थ युक्त असते तेवार्थ युक्त नसते ते अतवार्थवत अर्थात तत्वार्थ रहित असल्याने अल्प आहे किंवा अल्प विषयक असल्याने म्हणजेच अल्प देणारे आहे असे ज्ञान तामस ज्ञान आहे अविवेकी तामसी प्राणीमात्रांमध्ये हिता मसद ज्ञान असल्याचे प्रत्ये यापुढे कर्माचे भेद सांगण्यात येत आहेत श्लोक ते विसभा जे कर्म शास्त्राने सांगितल्याप्रमाणे कर्तेपणाचा अभिमान न ठेवता इच्छा नसणाऱ्या पुरुषाकडून आणि राग द्वेषा केलेले असते ते कर्म सात्विक कर्म होय भाष्य जो नित्य आणि संगरहित असत न ठेवणार ठेवताना कर्माच्या फळाची इच्छा न ठेवणाऱ्या पुरुषाकडून रागद्वेष यांच्याशिवाय करण्यात येते ते सात्विक कर्म होय जे कर्म राग किंवा द्वेषाने प्रेरित हो होऊन करण्यात येते ते राग द्वेषाने केलेले कर्म असते त्याला त्या प्रकारे संबोधण्यात येते यापेक्षा जे निराळे म्हणजे राग द्वेषार केलेले आहे त्याला तसे म्हटले जाते जो कर्ता कर्मफलाची अपेक्षा करतो ह्याला कर्मफलप्रेपसू अर्थात कर्मफलाची तहान होतो आणि यापेक्षा जो निराळा असतो तो मात्र कर्मफळाची अपेक्षा न करणारा असतो श्लोक चोवीसावा परंतु जे कर्म परिश्रमयुक्त भोगाची राजस कर्म असे म्हणतात भाष्य ज्या फळाचा भोग घेता येईल अशा फळाची इच्छा करणारा पुरुष अहंकार युक्त होऊन जे कर्म करतो परंतु साहकारणे नाही या श्लोकात आलेल्या या पदाचा अर्थ तत्वज्ञानाच्या अपेक्षेने कर्म करीत नाही असं आहे वेदशास्त्राचे ज्ञान असलेला लौकिक निरंकाराच्या रूपाने कर्म करतो कारण मुळात जो अहंकार शून्य तत्व आहे त्याला फळाची इच्छा आणि पुष्कळ कष्टयुक्त कर्माची आशंका नसते सात्विक कर्माचा सा करता सुद्धा आत्मतत्व न जाणणारा अहंकारी मनुष्य असू शकतो पुन्हा राजस तामस कर कर्म करणाऱ्यांची गोष्टच सोडा या संसारात आत्मतत्वाचे ज्ञान नसलेल्या सुद्धा वेदशास्त्राचा पुरुष निरहंकारी म्हटला जातो ब्राह्मण निरहंकारी आहे असे म्हटले जाते या पुरुषाचे दर्शन या श्लोकातील साहंकारण या पदाने घडते पुन्हा हे पद अर्थ आहे त्याचप्रमाणे जे कर्म करण्यास पुष्कळ कष्ट करावे लागतात अर्थात पुष्कळ कष्टाने करता कर्म करतो ते राजस कर्म म्हटले जाते श्लोक पंचवीसावा जे कर्म परिणाम हानी हिंसा आणि सामर्थ्य याचा विचार न करता केवळ अज्ञानाने आरंभले जाते त्या कर्माला तामस कर्म असे म्हणतात भाष्य कर्माचा अंतिम परिणा परिणामाला अनुबंध असे म्हणतात असे कर्म करण्यासाठी शक्ती आणि धनाचा जो व्यय होतो त्याला क्षय म्हणतात या कर्मामुळे प्राणी मात्रांना इजा पोहचेल अशा प्रकारे केलेले काम म्हणजे हिंसा आणि त्यासाठी लागणारे सामर्थ्य म्हणजे पौरुष होय या पौरुषामुळे मी अमुक कर्म पूर्ण करतो अशा प्रकारे अनुबंधापासून पौरुषापर्यंत सर्व भावांची अपेक्षा करता किंवा त्यांची परवान न करता जो धर्माच्या मोहाने आणि अज्ञानाने कर्माचा प्रारंभ करण्यात येतो त्या कर्माला तामस किंवा तमोगुणयुक्त कर्म म्हटले जाते आता कर्म करणाऱ्या कर्त्यांचे भेद सांगतात श्लोक सव्वीसावाहित अहंकारयुक्त भाषण न करणारा धैर्य आणि उत्साह यांनी युक्त कार्य झाले अगर झाले नाही तरी त्याचा हर्ष खेद न मानणारा जो करता तो सात्विक करता होई, भाष्य जो मुक्त संघ म्हणजे ज्याने आसक्तीचा त्याग केलेला आहे जो अनहवादी मी करता आहे असे म्हणण्याचा ज्याचा स्वभाव नाही जो धैर्य आणि उत्साह उद्योगप्रियता या दोन गुणांनी युक्त आहे त्याचप्रमाणे केलेल्या कर्माची सिद्धी होवो अग्रो तो निर्विकार असतो अशा कर्त्याला सांगितल्याप्रमाणे कर्म करण्यास वृत्त होतो परंतु त्यापासून प्राप्त होणाऱ्या फळाच्या आसक्तीमुळे नव्हे अशाकर्त्याला निर्विकारी म्हणतात लोकसत्ता विसावा आसक्ती ठेवून कर्म करणारा कर्मफळाची इच्छा करणारा लोभी दुसऱ्यांना पीडा देणे हा ज्याचा स्वभाव आहे अशुद्ध आचार करणारा रश आणि शोक यांनी युक्त असलेल्या कर्त्याला राजस करता म्हणतात भाष्य जो करता रागीट आहे जो कर्मफळाची इच्छा करतो किंवा कर्मफळाची इच्छा असते तो करता लोभी दुसऱ्याच्या धनामध्ये ते आपणास मिळावे म्हणून इच्छा करणारा पण तीर्थाच्या ठिकाणी खर्च न करणारा असा असतो तो राजस करता असतो त्याचप्रमाणे हिंसात्मक दुसऱ्याला कष्ट देणे असा स्वभाव असणारा अ आत आणि बाहेर जो शुद्धीरहित असतो त्याचप्रमाणे इष्टवस्तू प्राप्त झाली असता हर्ष आणि प्राप्त न झाल्यास शोक करणारा अशा भावाने युक्त असतो अशा पुरुषाला कर्माच्या सिद्धीमध्ये हर्ष आणि असिद्धीमध्ये शोक दुःख उत्पन्न होते त्याला राजस करता म्हणतात श्लोक अठ्ठावीसावा जो करता अयोग्य संसार संस्कारही जीवाचा नाश करणारा दुःख करीत बसणारा आळशी प्रत्येक कामाला विलंब लावणारा असतो त्याला तामस करता असे म्हणतात भाष्य ज्याला ज्याच्या चित्ताला समाधान नाही लहान मुलाप्रमाणे जो संस्कार हिन बुद्धिवाला आहे जो स्तब्ध मारण्याच्या भीतीने सुद्धा जो नम्र होत नाही जो शठ आपले सामर्थ्य गुप्त ठेवणारा कपटी जो नैष्कृतिक दुसऱ्याच्या वृत्तीचा अपमान करणारा आळशी कर्तव्य आणि कारव्य यामध्ये जगतपर्यंत असतो दुसऱ्या दुःख करणारा असतो आणि प्रत्येक कार्यात विलंब करणारा असतो एखादे कार्य आज अगर उद्या जे कार्य करावं यायचे ते महिन्यात सुद्धा समाप्त करीत नाही अशा माणसाला थामस करता असे म्हणतात भाग पहिला समाप्त